त्यांनाच हेतू म्हटले जाऊ शकते विजय ब्रजनायक आणि ब्रजनायिका यापैकी प्रथम कोणास राग होतो गोस्वामी यात अनेक प्रकारचे विचार आहेत साधारण स्त्री आणि पुरुष या दोघांपैकी स्त्रीमध्ये लज्जा आधी अधिक असते म्हणूनच पुरुषच प्रथम श्री म्हणून पुरुषच प्रथम स्त्री स्त्री शोधतो परंतु स्त्रियांमध्ये प्रेम अधिक असल्याने मृगणयनीमध्ये पूर्व आधी होतो भक्तीशास्त्रात असे म्हटले गेले आहे की भक्तामध्ये पूर्वराग आधी जनमतो भगवंत असल्याने त्यांच्यात पूर्वराग अधिक सुष्ठुरूपात आधी असतो ब्रजदेवी भक्तांची चरमसीमाल्याने त्यांच्यात पूर्वराग आधी सुष्टुरूपात आधी असतो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 या रागात लालसेपासून मरणापर्यंत दहादशा ही असू शकतात पूर्व रागाच्या प्रौढतेमुळे यात उदित दशा प्रौढा आहेत विजय दहादशा कोण कौन कोणत्या आहेत गोस्वामी लालसो लालसो उद्वेग जाग्रयास्ताणवम जडी मात्र तू वय वयग्रम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 दीर्घ निश्वास निमेश, आणि विरह आदी अनुभव प्रकाशित होतात विजय मोह कशाच म्हणतात गोस्वामी पतन मूर्षित होऊन पडणे आदी अनुभव प्रकटित होतात आधी अनुभव प्रकट होतात विजय मृत्यू कशाच म्हणतात गोस्वामी पत्र आणि सखीद्वारे संवाद प्रेरण आदी अवलंबन केल्यावरही जर कांता सोबत समागम होत नाही तेव्हा अशा दशेत कामवाणाच्या पिढेने मरण उद्यम होते मृत्यू मध्ये स्वतःच्या प्रिय वस्तूंचे सखीनकडे समर्पित करणे मंदपवन ज्योत्तना कदंब मेघ विद्युत आणि मयूर आदी अनेक उद्दीपन विभाव प्रकट होतात विजय आता समंजस पूर्वरा कशाच म्हणतात सांगण्याची कृपा करावी गोस्वामी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 ध्यानच चिंता आहे या दशेत शय्येवर इकडे तिकडे वारंवार कूस बदलणे दीर्घ निश्वास सोडणे एकटक पाहत राहणे आदी लक्षणे प्रकाशित होतात विजय येथे स्मृती कशासे स्मृती कशास म्हंटले आहे गोस्वामी दर्शन आणि श्रवण द्वारा उपलब्ध झालेले प्रियतम त्यांचे भूषण त्यांच्या लीला आणि विनोद आदींचे चिंतनच स्मृती आहे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 त्यांची उदाहरणे अत्यंत सहज आहेत म्हणून त्यांना सांगण्याची आवश्यकता समजत नाही पूर्वरागात परस्पर वयस्कांच्या हाती कामलेखपत्र आणि माल्यादी आणि माल्यादी पाठविले जातात विजय कामलेख कसा असतो गोस्वामी प्रेमप्रकाशक लेख व पत्र कामलेख म्हणविला जातो हा दोन प्रकारचा असतो साक्षर आणि निरक्षर विजय निरक्षर कामलेख कशा म्हणतात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 कुंकुम द्रवाद्वारे अक्षर, अक्षरे लिहिली जातात तथा हा कमळाच्या काढलेल्या सूत्राने बांधलेला असतो पूर्वरागाचा क्रम कशा प्रकारे असतो गोस्वामी काही काहींचे म्हणणे आहे की सर्वप्रथम नयन प्रीती होते त्यानंतर क्रमशः चिंता आसक्ती संकल्प झोपनयने कृशता विषयनिवृत्ती लज्जानाश उन्माद मूर्छा आणि मृत्यू अशा प्रकारे कामदशा असते नायक आणि नायिका दोघांमध्येही पूर्वराग होतो आधी नायिकेमध्ये आणि नंतर नायक कृष्णामध्ये पूर्वराग उदित होतो विजय मानक अशाच म्हणतात गोस्वामी परस्पर अणुरक्त दंप, दंपती वा नायक नायिकेच्या एका ठिकाणी राहिल्यानंतरही त्यांना अभिष्ट इच्छित आलिंगन दर्शन चुंबण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 गोस्वामी जेव्हा नायक जेव्हा नायक एखाद्या विपक्ष वा तटस्थ नायिकेप्रती विशेष प्रीतीचा व्यवहार करतो तेव्हा त्यास पाहून वा ऐकून नायिकेच्या हृदयात जी ईर्षेची भावना होते ती ईर्ष्या प्रणयप्रधान झाल्यावर सहहेतुमान होते या विषयात प्राचीन मत हे आहे की स्नेहाच्या विना भय होत नाही प्रणयाशिवाय ईर्षा होत नाही म्हणून प्रत्येक प्रकारचा मान नायक नायिकेचा प्रेमप्रकाशक असतो ज्या नायिकेच्या हृदयात सुसख्य आदी भाव विराजमान होतात तीच नायिका आपल्याप्रती अणुरक्त नायकास अणुरक्त नायकास दुसऱ्या कोण्या युवतीसोबत प्रीती करताना पाहून बेचेन होऊन जाते द्वारकेत एकदा श्रीकृष्णाने श्री, श्री रुक्मिणीस एक पारिजात पुष्प दिले ते ऐकूनही सत्यभामाखेरीज अन्य कुठल्याही महिषीच्या हृदयात मान उत्पन्न झाला नाही ये थे विपक्ष वैशिष्ट्य अनुमान करून सत्यभामेस मान झाला होता विजय विपक्ष वैशिष्ट्य अनुभव किती प्रकारचे असतात गोस्वामी श्रुत अनुमयत आणि दृष्ट या वेदांनी तीन प्रकारचे असतात विजय श्रुत कशास म्हणतात गोस्वामी प्रिय सखी अथवा शुक पक्षाच्या मुखातून ऐकण्यास श्रुत विपक्ष वैशिष्ट्य म्हणतात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 शरीरावर जी संभोग संभोगचिन्हे पाहिली जातात तोच भोगांक आहे विपक्षाच्या नायिकेच्या नामाचे उच्चारण करणे विपक्षाच्या नायिकेच्या नामाचे उच्चारण करून नायिकेस बोलवण्याचे नाव गोत्रसंखलन आहे त्यामुळे नायिके स्मरणाहूनही जास्त दुःख होते विजय गोत्रसंखलनाचे उदाहरण ऐकू इच्छितो गोस्वामी एकदा श्रीकृष्ण श्रीमती राधिकेसोबत विहार केल्यानंतर आपल्या घरी परतत होते अकस्मात रस्त्यात चंद्रावलीशी भेट झाली श्री कृष्णाने चंद्रावली समोर पाहून विचारले हे राधे तू कुशल तर आहेस ना कृष्णाचे बोलणे ऐकून ही म्हंटले अहो कंस तुम्ही कुशल तर आहात ना कृष्णाने विस्मित होऊन म्हटले सुंदरी तुला अशा प्रकारे विपरीत ज्ञान का झाले अथवा हे मुडमती येथे तू कंसाला पाहिलेस तरी कुठे म्हणून कंसाचे कुशल विचारते आहेस चंद्रावलीने फटकळपणे उत्तर दिले मग ही येथे राधेच कोठे पाहिले तेव्हा कृष्ण समजले की ही तर चंद्रावली आहे मी भ्रमवशत हिलाच राधेच्या नावाने संबोधिले अशाच प्रकारे अशा प्रकारे आपला भ्रम जाणून ते अत्यंत लज्जित झाले आणि आपले मुख अवनत केले सोबतच चंद्रावलीच्या तत्कालीन <coughs> सोबतच चंद्रावलीच्या वाक चातुर्यास पाहून मंद मंद असू लागले असे हरी तुमचे रक्षण करोत विजय स्वप्नदृष्ट विपक्ष वैशिष्ट कशास म्हणतात गोस्वामी कृष्ण आणि विदुषकाचे स्वप्नचरण कृष्ण आणि विदूषकाचे स्वप्नाचरणच स्वप्नदृष्ट विपक्ष वैशिष्ट्याचे उदाहरण आहे कृष्णाचे स्वप्न एकदा क्रीडाकुंजात चंद्रावलीसोबत विहारानंतर श्रीकृष्ण श्रीकृष्ण सोबत एकाच शय्येवर झोपताना म्हणाले हे राधे मी शपथपूर्वक सांगतो की तूच माझी प्रियतमा आहेस तूच माझ्या हृदयात आहेस बाहेरही आहे तू माझ्या आहेस आणि मागेही आहेस आणखीन काय सांगू तूच माझ्या गृहात तथा गोवर्धन तू माझ्या तथा गोवर्धन आधी शैलतटाच्या वनामध्ये विराजित आहेस रात्री कृष्णाच्या मुखातून अशा स्वप्न वा, वाक्यास ऐकून चंद्रावली <coughs> अशा स्वप्न वाक्यास ऐकून चंद्रावली माणिनी होऊन शय्येतून उठून उभी राहिली विदूषकाचे स्वप्न क्रीडा कुंजामध्ये चंद्रावली आणि कृष्ण सुखपूर्वक विहार करीत आहेत त्याच कुंजाबाहेर एका वेधीवर झोपलेल्या मधुमंगलाच्या स्वप्न वाक्यास ऐकून व्यथित चंद्रावलीस लक्ष करून दुसऱ्या कुंजामध्ये पद्मा आणि शैब्या संवाद साधत होत्या पद्मा म्हणाली सखी पहा बाहेर झोपलेल्या मधुमंगलाच्या स्वप्न वाक्यास चंद्रावलीचे मुख कसे मलिन झाले आहे त्या मुख खाली खाली करून त्या मुख खाली करून संतापाने संतप्त होत आहेत मधुमंगलाचे स्वप्न हे हे माधवी कृष्ण चाटुकारी द्वारे पद्मेची सखी चंद्रावलीची वंचना करीत आहेत तेव्हा तू शीघ्र काही चिंता करू नकोस विजय दर्शन कशाच म्हणतात गोस्वामी दुसऱ्या नायिकेसोबत नायकास क्रीडारथ पाहण्यास दर्शन म्हणतात विजय निर्हतुक माण कशास म्हणतात गोस्वामी नायक आणि नायिकेमध्ये वस्तुत कुठलेच कारण नसल्याने देखील कशाही प्रकारच्या कारण अभ्यासास आश्रय करून हा प्रणयच वृद्धी प्रणयच वृद्धी प्राप्त करून निर्तुक मान प्राप्त होतो म्हणतात म्हणूनच पंडितजन मानास प्रणयाचा परिणाम म्हणतात आणि निर्हतुक मानास प्रणयाचेच विलोस प्रणयाचेच विलासोदित वैभव म्हणतात निर्हतुक माणसच ते प्रणयामान निर्हतुक मानासच ते प्रणयमान म्हणतात प्राचीन पंडित हे देखील म्हणतात की सर्पाच्या स्वभावसिद्ध कुटीला प्रमाणेच प्रेमाची गती सुद्धा असते म्हणूनच म्हणूनच अहेतू आणि सहेेतू कारण असो वा नसो दोन असे दोन प्रकारचे मान नायक आणि नायिकांमध्ये उदित होतात अवहित्ता भावलपविणे हाच या रसाचा व्याभिचारी भाव आहे विजय निर्हतुक मान कशाप्रकारे शांत होतो गोस्वामी निर्हतुक मान आपोआपच शांत होतो त्याला कुठल्याही उपाय आदींची आवश्यकता नसते आपोआपच हास्य उदयासोबत शांत होतो परंतु सहेेतुकेद क्रिया दान नपेक्षा रसांतर आदी यथायोग्य अवलंबित अथि आदी यथायोग्य अवलंबित झाल्यावर शांत होतो बाष्प बाष्पमोक्षण अश्रू पुसले जाणे तथा हास्य आधीच मान शांत होण्याची लक्षणे आहेत विजय साम म्हणतात गोस्वामी प्रिय वाक्य रचना अर्थात प्रियस म्हणण्याकरिता गोडगोड बोलणे म्हणजे साम होय विजय भेद म्हणतात गोस्वामी भेद दोन प्रकारचे असतात अर्थात भावभंगिमाद्वारे आपले महात्मे प्रकाशित करणे आणि सखींद्वारे उपालब्ध आणि सखींद्वारे उपालंभ अर्थात तिरस्कार प्रयोग विजय दान कशास म्हणतात गोस्वामी कपटतापूर्वक भूषण आदि देण्यास दान म्हणतात विजय नती कशास म्हणतात गोस्वामी दिनतापूर्वक पायांशी पतित होण्यास नती म्हणतात विजय उपेक्षा कशास म्हणतात गोस्वामी साम आदी उपायांद्वारे मानभंग होत नाही हे पाहून जी अवज्ञा होते त्यास उपेक्षा म्हणतात अन्यथा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 जे आपोआप घटित होते त्यास स्वयंघटित म्हणतात आणि प्रखर बुद्धीद्वारे जे केले जाते त्यास बुद्धिपूर्वक म्हटले जाते स्वयंघटीत एके दिवशी कृष्णाद्वारे खूप प्रकारे म्हणूनही माणिनी भद्रेचा मान काही केल्या भंग होईना अचानक त्याच भीषण मेघगर्जना ऐकून भद्रा खूप घाबरली आणि समोर बसलेल्या कृष्णाच्या गळ्यात पडली बुद्धिपूर्वक एके समयी महामाणिनी राधेस मनवण्याकरिता दुसरा काहीच उपाय न सापडल्याने दुसरा काहीच उपाय न सापडल्यामुळे परम कौतुकी परम कौतुकीने मोठी सुंदर कपटता केली त्यांनी आपल्या हातांनी फुलांचा एक सुंदर हार गुंफून तो श्रीमतींच्या गळ्यात टाकला श्रीमतींनी क्रोधाने त्या माळेस आपल्या गळ्यातून काढून दूर, दूर फेकले दैववश माळ कृष्णावर जाऊन पडली करून मुखावर का असा काही भाव आणला घाबरली आणि व्यग्र होऊन आपल्या दोन्ही हातांनी कृष्णाच्या खांद्यांना पकडले कृष्णानेही हसून राधेस गाढ आलिंगन पाशात आबद्ध केले विजय कुठल्या दुसऱ्या उपायांनी देखील मानभंग होतो का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 वाम दुर्लिल शिरोमणी कितवराज खलश्रेष्ठ महाधूर्त कठोर निर्लज्ज अतिदुर्लि अतिदुर्लित गोप गोपी गोपीकामुक रमणीचोर गो, गोपी धर्मनाशक, गोप सा, गोपसाध्वी विडंबक कामुकेश्वर गाढतिमीर श्याम वस्त्रचोर गोवर्धन उपत्यका तस्कर विजय प्रेमवैचित्य कशास म्हणतात गोस्वामी प्रियतमाचा निकट राहूनही प्रेम उत्कर्षता म्हणतात प्रेम, प्रेम उत्कर्षाद्वारे एका प्रकारची घृणा चित्ताची विवशता वा विवळता उदित होते तीच भ्रांती रूपात कृष्णवियोगाची बुद्धी उत्पन्न करविते चित्ताचा अस्वाभाविक भावच वैचित्य आहे विजय प्रवास कशास म्हणतात गोस्वामी गोस्वामी मिलनानंतर नायक आणि नायिकेच्या दरम्यान देशांतर ग्रामांतर रसांतर आणि स्थानांतर रूप व्यवधान बाधेच प्रवास म्हणतात या प्रवास रूप विप्रलंबात हर्ष गर्व मद आणि ब्रीडेस सोडून शृंगार रस उपयोगी समस्त व्याभिचार भाव आहे असतात समस्त व्याभिचार भाव असतात बुद्धिपूर्वक प्रवास आणि अबुद्धीपूर्वक प्रवास असे दोन प्रकारचे प्रवास होतात विजय बुद्धीपूर्वक प्रवास कसा असतो गोस्वामी कार्यवश कुठे दूर जाण्यालाच कार्यवश कुठे दूर जाण्यालाच बुद्धिपूर्वक प्रवास म्हणतात आपल्या भक्तास वृंदावनातील स्थावर जंगम पांडव श्रुतदेव आणि मैथिल आदी सगळ्यास सुखदा सद सदुप आणि त्यांच्या भविष्यत आणि वर्तमान सुदूर प्रवासात परस्पर संवादाचे आदान प्रदान होते विजय अबुद्धीपूर्वक प्रवास कसा असतो गोस्वामी पराधीनतावश जो सुदूर प्रवास होतो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 विजय नाना प्रकारच्या प्रेमभेदामुळे उदितदंशाचे नाना प्र, प्रकारत्व अवश्य स्वीकृत झाल्यावरही परंतु स्नेहान प्रणय अनुराग भाव आणि महाभावापर्यंत या प्रेमपर्याय पर्यायाच्या कार्यरूपात या सर्वदशा अधिकांशच साधारण रूपात समोदित होऊ शकतात अधिकंतु मोहनदशेत श्री राधेचा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 याचे त्याचे वर्णन केलेले नाही श्री गुरु गोस्वामींच्या विप्रलं म्हणू लागले विप्रलंब रस स्वत सिद्ध रस नाही तो केवळ करतो यद्यपि जडबद्ध जीवाणकरिता विप्रलंब रस विशेष रूपाने उदित होऊन शेवटी संभोगरसाच्या अनुकूल होतो तथापि नित्यरसात थोडा थोडा विप्रलंब राहतोच अन्यथा विचित्र लिहिला संभव होत नाही सदतीसावा अध्याय समाप्त